मत अध्याय एकोणीस येशुने या सर्व गोष्ट सांगितल्यानंतर तो गिलातून निघून गेला आणि या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील येहोदा प्रांतात गेला तेव्हा मोठा लोक समुदाय त्याच्या मागे गेला आणि तेथील अनेक आजारी लोकांना येशू बरे केले काही परुषी येशू आले येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला त्यांनी येशूला विचारले कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सोड़ ती द्यावी काय येशून उत्तर दिले पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चित आले असेल की जेव्हा देवाने जग उत्पन्न केले तेव्हा त्याने नर व नारी असे उत्पन्न केले आणि देव म्हणाला म्हणून पुरुष आपल्या आई सोडील व आपल्या पत्नीला जडून राहील ती दोघे एक देह होतील म्हणून दोन व्यक्ती या दोन नाहीत तर एक आहेत देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये परुषांनी विचारले असे जर आहे तर मग पुरुषाने सोड चिठ्ठी घेऊन देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली येशूने उत्तर दिले तुम्ही देवाची शिकवण मानण्यास नकार दिल्याने तुमच्या पत्नींना सोडून देण्याची मोकळी दिली पण सुरुवातीला सोडचिठ्ठी देण्याची मोकळी नव्हती मी तुम्हाला सांगतो जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो वेविचार करतो आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय मग त्याचे शिष्य त्याला म्हणाले जर पती व पत्नीमधील परिस्थिती अशी असेल मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल येशून उत्तर दिले लग्नाविषयीची अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येक मनुष्याला शक्य होणार नाही परंतु काही जणांना देवाने ही शिकवण ग्रहण करण्यास संमती दिली आहे काही लोकांची लग्न न करण्याची कारणे निराळी असू शकतील जन्मापासूनच काही माणसे अशी असतात की ती मुलांना जन्म देऊ शकत नाही इतर काही माणसांनी काही जणांना तसे बनविलेले असते तर आणखी काही माणसांनी स्वर्गाच्या राज्याकरिता लग्न करणे सोडून दिले आहे परंतु ज्याला लग्न करणे शक्य होईल त्या मनुष्याने लग्नाविषयी ही शिकवण मान्य करावी नंतर येशून आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशू कडे येण्यास मना करू लागले परंतु येशू म्हणाला लहान मुलांना मजकडे येऊ द्या त्यांना मना करू नका कारण स्वर्गाचे राज्य या लहान मुलांसारख्या लोकांचे आहे मुलांवर हात ठेवल्यावर येशू थेथून निघून गेला एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले गुरुजी आनंद काळाचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत येशू उत्तर दिले काय चांगले आहे असे मला का विचारतोस फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला आनंद काळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ त्याने विचारले कोणत्या आज्ञा येशूने उत्तर दिले खून करू नको व्यविचार करू नको चुरी करू नको खोटी साक्ष देऊ नको आपल्या आई वडिलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरांवर प्रीती कर तो तरुण म्हणाला या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे मी आणखी काय करावे पेशूने उत्तर दिले तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टा आणि ते पैसे गरीबांना वाटून दे म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मिळेल मग ये आणि माझ्या मागे चालू लाग पण जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा त्याला फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता म्हणून तो येशूला सोडून निघून गेला तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो धनवान माणसाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जई, मी तुम्हाला सांगतो की धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे जास्त सोपे आहे जेव्हा शिष्यांनी हे ऐकलेच तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले त्यांनी येशू ला विचारले मग कोणाचे तारण होईल येशून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला मनुष्याना हे अशक्य आहे पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत पित्र येशू म्हणाला पहा आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत मग आम्हाला काय मिळेल येशू म्हणाला मी तुम्हाला खरेच सांगतो नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जी सर्व माझ्या मागे आलात ते सर्व बारा आसनांवर बसाल आणि इस्रायलाच्या बारा वंशाचा न्याय कराल ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर भाऊ बहीण आई वडील मुले शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने लाभ होईल व त्याला आनंद जीवन मिळेल पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील